पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्यापाटील प्रस्तावना ताजा कलम व काही किरकोळ फेरबदल वगळून बाकीचे समग्र पुस्तक एकोणीसशे चौतीसच्या जूनपासून एकोणीशे पस्तीसच्या फेब्रुवारीपर्यंतच्या काळात तुरुंगातच लिहून झाले तुरुंगातल्या दीर्घकालीन एकांतवासात काहीतरी निश्चित उद्योग लावून घेण फार आवश्यक असत म्हणूनच ही पाणी लिहून काढली हिंदुस्थानमध्ये गेल्या काही वर्षात घडलेल्या प्रसंगांचे सिंहावलोकन करून तत्संबंधीचे आपले विचार घासूनपुसून काढावेत असाही उद्देश होताच आत्मसंशोधनाच्या हेतूने मी लेखणी उचलली आणि तोच हेतु अथपासून इतिपर्यंत अनुचित राहिलेला दिसून येईल श्रोत्रुंद पुढे बसला आहे अशी कल्पना मनात बाळगून बुद्धीपुरस्सर हे लिखाण झालेले नाही पण तशी कल्पना मनुचक्षूसमोर असलीच तर माझ्या देशातील बंधू भगिनींचीच श्रोतृस्त योजना योजना होती हे सांगावीस वाटते परदेशस्थ लोकांना उद्देशून लिहावेचे असते तर बहुधा वेगळ्या प्रकारे लिहिले असते अथवा निराळ्या गोष्टींवर भर दिला असता आणि निवेदनात ज्या गोष्टीचा ओझरता उल्लेख आहे त्या ठळकपणे मांडून ज्या काही इतर गोष्टी विस्ताराने सांगितल्या आहेत त्यांचा संक्षेप केला असता या पुस्तकात विस्ताराने मांडण्यात आलेल्या गोष्टीत हिंदुस्थान बाहेरच्या लोकांना स्वारस्य वाटणार नाही त्या स्पष्ट दिसतच आहेत मग चर्चा आणि वादविवाद हवा कशाला असं तन पण हिंदी लोकांच्या दृष्टीने त्यांचे महत्व आहे असे मला वाटते आमच्या देशांतर्गत राजकारणासंबंधी व व्यक्तीसंबंधी जे उल्लेख आले आहेत त्याबद्दलसुद्धा परक्या माणसाला आस्था वाटणार नाही माझ्या जीवनातील विशेष तापदायक झालेल्या काळात हे पुस्तक लिहिले गेले ही गोष्ट वाचकवर्ग विसरणार नाही अशी मला आशा आहे त्या काळच्या जखमांचे वन ठिकठिकाणी थीक स्पष्ट उठलेले दिसतील परिस्थिती अधिक अनुकूल असताना लेखन झाले असते तर त्याचा रंग निराळाच दिसला असता व क्वचित ठिकाणी लेखनी अधिक ही चालली असती परंतु जे लिहिले ते तसेच राहू द्यावायचे असे मी ठरविले आहे कारण लिहीताना माझ्या ज्या भावना होत्या त्यांचे यथातत्य चित्रण म्हणून असल्या लेखातही इतरांना स्वारस्य वाटण्याचा संभव आहे अलीकडच्या हिंदी इतिहासाचे समालोचन करावे हा माझा मानस नाही माझ्या मनोविकासाचा माग काढीत जावे म्हणूनच मी हा प्रयत्न केला पण बाह्यातकारी या निवेदनाचे स्वरूप समालोचनासारखे दिसत असल्यामुळे वाचकांची दिशाभूल होऊन त्यांच्याकडून पुस्तकाला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिले जाण्याचा संभव आहे म्हणून वाचकांना सूचना देऊन ठेवली पाहिजे ती अशी की हे पुस्तक सर्वस्वी एकतर्फी व साहजिकच आत्मनिष्ठय झालेले आहे अनेक महत्वाच्या बाबींची पूर्ण उपेक्षा करण्यात आलेली असून अनेक कर्तबगार नामवंतांचा नामनिर्देश नाम देखील केलेला आढळणार नाही गतप्रसंगांच्या यथातथ्य पर्यालोचनात असा हलगर्जीपणा अक्षम्य ठरला असता पण आत्मनिवेदनात मात्र अशा प्रकारची मुभा घेता येते ज्यांना अलीकडच्या इतिहासात सम्यक अभ्यास करायचा असेल त्यांना दुसरे साधन चाळावे लागतील इतिहासगत अशा शुष्क वस्तुस्थितीचा अभ्यास करताना जिवाळ्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी अथवा अधेमध्ये अदे पडणाऱ्या फटीत भराव टाकण्यासाठी या व असल्या इतर निवेदनांचा कदाचित उपयोग होईल अनेक वर्षे ज्यादा संगतित राहन काम कर मेरा व ज्यादा विषयी मनात अत्यंतिक प्रेमर वसत आ अशा का सहकारकोचपण व्यक्त के लिए गटांव व व्यक्ति मी टीकाचित प्रसंगी ती चलीत वाटली परन्तु तीन पुष्कर विषयी मेरा आदर यतकिचित कमी नहीं पास मात्र वाटते कि सार्वजनिक कार्यात ढव कर परस्परशी व ज्या जनतेची सेवा आपण करतो असे ते सांगतात त्या जनतेशी अत्यंत खुला दिलाने वागले पाहिजे तोंड देखील सौजन्य दाखविले आणि घोटाळ्यात पाडणाऱ्या व क्वचित प्रसंगी मनाला तापदायक होणाऱ्या प्रश्नांची टाळाटाळ करीत गेले म्हणजे परस्परांच्या वर्तनाचा योग्य बोध व आपल्यापुढील महत्वाच्या प्रश्नांचे आकलन निटसे होत नाही परस्परातील साधारम्याप्रमाणेच वय धर्म्याची कल्पना आली आणि सर्व परिस्थिती समजली मग ती कितीही अडचणीत पाडणारी असो म्हणजे जे सहकार्य होईल तेज खरे सहकार्य तथापि माझ्या लेखनाला व्यक्तिविषयक असूया अथवा दुष्टबुद्धी यांचा संपर्क पोहोचलेला नाही अशी माझी खात्री आहे अगदी आजच्या घटकेला हिंदुस्थानात उपस्थित झालेल्या प्रश्नांवर ऊहाहो करण्याचे मी बुद्ध्यास टाळले आह जी चर्चा क्लिआ ती संदिग्ध व अप्रत्यक्ष अशा स्वरुपाची आहा शेंड्यापासून बुडक्यापर्यंत त्यांचा सूक्ष्म अभ्यास करणे अथवा कोणता मार्ग स्वीकारावा ते मनाशी पक्कीपणी ठरविणे तुरुंगात शक्य नव्हते मुक्तता झाल्यानंतर देखील मी जे लिहिले त्यात भर घालावी असे मला वाटले नाही कारण हातावेळा झालेल्या लेखनाशी नवे लिखाण बेमालूमपणे सांधले जाईल असे दिसेना त्यामुळे या पर कथानकाला गतप्रसंगांच्या स्थूल आत्मनिष्ठ आणि अपूर्ण अशा लेखनाचे स्वरूप प्राप्त झाले असून वर्तमानकाळच्या वेशीपर्यंत कथानक आणून सोडलेले असले तरी आत म्हणजे वर्तमानाच्या अव्वल प्रदेशात पाऊल टाकण्याचे मोठ्या दक्षतेन टाळले आहे असे दिसून येईल जवाहरलाल नेहरू वेदन व्हायरल दोन जानेवारी एकोणीशे छत्तीस